अध्याय तिसरा कर्मयोग खंड अकरा फलत्यागी अनंत फळ मिळवितो बंधूं दुसऱ्या अध्यायात आपण संपूर्ण जीवनशास्त्र पाहिले तिसऱ्या अध्यायात याच जीवनशास्त्राचे स्पष्टीकरण आहे पूर्वी तत्वे पाहिली आता तपशील पाहावयाचा मागील अध्यायात कर्मयोगासंबंधी विवेचन केले होते कर्मयोगात फलत्याग ही महत्वाची वस्तू आहे आता प्रश्न असा कर्म की कर्मयोगात फलत्याग आहे पण मग फळ मिळते की नाही तिसरा अध्याय सांगतो कर्माचा फळाचा त्याग केल्याने कर्मयोगी अनंतपट फळ मिळवितो मला लक्ष्मीची गोष्ट आठवते तिचे होते स्वयंवर सारे देवदानव आशेने आले होते लक्ष्मीने पण जाहीर केला नव्हता सभामंडपात ती आली आणि म्हणाली ज्याला माझी इच्छा नसेल त्याला मी माळ घालणार आहे ते तर सारे लालचावलेले होते मग लक्ष्मी निरीच्छ शोधित शोधीत निघाली शेषावर शांत पडलेली भगवान विष्णूची मूर्ती तिला दिसली विष्णूच्या गळ्यात माळ घालून त्याचे चरण चुरीत ती अद्याप बसलीच आहे न मागे तयाची रमा होयदासी हीच तर खूबी आहे सामान्य मनुष्य आपल्या फळाभोवती कुंपण घालतो अनंत मिळणारे फळ अशामुळे तो गमावून बसतो सांसारिक मनुष्य अपार कर्म करून अल्प फळ मिळवितो आणि कर्मयोगी थोडेसे करूनही अनंतपट मिळवितो हा फरक केवळ एका भावनेने होतो टॉल्स्टॉयने एके ठिकाणी लिहिले आहे लोक ख्रिस्ताच्या त्यागाची स्तुती करतात परंतु हे सांसारिक जीव रोज किती रक्त आटवतात आणि काबाडकष्ट करतात पक्क्या दोन गाढवांचा भार पाठीवर घेऊन आटी करणारे हे सांसारिक जीव यांना ख्रिस्तापेक्षा किती अधिक कष्ट ख्रिस्तापेक्षा किती अधिक यांचे हाल यांच्या निम्मे कष्ट आणि हाल जर हे देवासाठी सोसतील तर ख्रिस्ताहून मोठे होतील सांसारिक मनुष्याची तपस्या मोठी असते परंतु ती क्षुद्र फळासाठी असते जशी वासना तसे फळ आपल्या वस्तूची जी आपण किंमत करू तिच्यापेक्षा त्या वस्तूची अधिक किंमत जगात होत नसते सुदामदेव भगवंताकडे पोहे घेऊन गेले त्या मुठभर पोह्यांची किंमत पैही नसेल परंतु सुदाम ते अमोल वाटत होते त्या पोह्यात भक्तिभाव होता ते मंतरलेले पोहे होते त्या पोह्यांच्या कणाकणात भावना होती लहानशी वस्तू परंतु मंत्राने तिचे मोल सामर्थ्य वाढते नोटेचे वजन कितीसे असेल शिलगावली तर थेंबरही पाणी तापणार नाही परंतु त्या नोटेवर शिक्का असतो त्या शिक्क्यामुळे तिची किंमत कर्मयुगात हीच सारी खुबी आहे कर्म हे नोटेप्रमाणे आहे भावनेच्या शिक्क्याला किंमत आहे कर्माच्या कपट्याला नाही मी हे एक प्रकारे मूर्तीपूजेचेच रहस्य सांगत आहे मूर्तीपूजेच्या कल्पनेत फार सौंदर्य आहे या मूर्तीचे कोण तुकडे करील ही मूर्ती प्रथम तुकडाच होती मी तिच्यात प्राण ओतला माझी भावना ओतली या भावनेचे का तुकडे करता येतात तुकडे दगडाचे होतात भावनेचे नाही मी माझी भावना जेव्हा मूर्तीतून काढून घेईन तेव्हाच तेथे दगड उरेल व मग त्याचे तुकडे उठतील कर्म म्हणजे दगड कपटा चिटोरे आईने वेड्यावाकड्या चारोळी कपट्यावर लिहून पाठविल्या आणि दुसऱ्या कोणी पन्नास पानांचे सटरफटर पुडके लिहून पाठवले तर वजन कशाचे अधिक आईच्या त्या चारोळीत जो भाव आहे तो अमोल आहे पवित्र आहे त्याची सर दुसऱ्या रद्दीला येणार नाही कर्मात ओलावा हवा भावना हवी आपण मजुराच्या कामाची किंमत करतो वहे हे पैसे घेऊन जा असे म्हणतो परंतु दक्षिणेचे तसे नाही दक्षिणा भिजवून द्यावी लागते दक्षिणा किती दिली हा प्रश्न नाही त्या दक्षिणेत ओलावा आहे का ही महत्वाची वस्तू आहे मनुस्मृतीत मोठी मऊच केली आहे 12 वर्षे गुरुगृही गुरु राहून पशूचा मनुष्य झालेला शिष्य त्याने गुरूला काय द्यावे पूर्वीआधी फी घेत नसत बारा वर्षे शिकल्यावर जे द्यावेसे वाटेल ते द्यावे अशी पद्धत होती मनु सांगतात दे गुरुला एखादे फूल, एखादा पंखा एखादा खडावांचा जोड एखादा पाण्याने भरलेला कलश ही काही थट्टा नाही जे द्यावयाचे ते श्रद्धेचे चिन्ह म्हणून द्यावयाचे फुलाला वजन नाही परंतु त्यातील भक्तीला ब्रह्मांडाचे वजन आहे रुक्मिणीने एका तुळसी दळाने गिरीधर प्रभू तुळिला सत्यभावेच्या खंडीभर दागिन्यांनी काम झाले नाही परंतु भावभक्तीने भरलेले एक तुळसीपत्र रुक्मिणी मातेने पारड्यात घालताच सारे काम झाले ते तुळसीपत्र मंतरलेले होते ते साधे राहिले नव्हते कर्मयोग्याच्या कर्माचे असेच आहे गंगेवर दोन माणसे स्नानासाठी गेली आहेत अशी कल्पना करा त्यातील एक म्हणतो गंगा गंगा म्हणजे काय दोन भाग हायड्रोजन आणि एक भाग ऑक्सिजन असे दोन वायू एकत्र केले की झाली गंगा दुसरा मनुष्य म्हणतो भगवान विष्णूच्या पदकमलातून ही निघाली शंकराच्या जटाजुटात राहिली हजारो ब्रह्मर्षींनी आणि राजर्षींनी हिच्या तीरावर तपश्चर्या केली अनंत पुण्यकृत्ये हिच्या काठी घडली अशी ही पवित्र गंगा या भावनेने ओला होऊन तो स्नान करतो तो ऑक्सिजन हायड्रोजनवालाही स्नान करतो देह देहशुद्धीचे फळ दोघांना मिळालेच परंतु त्या भक्ताला देहशुद्धीबरोबर चित्तशुद्धीचेही फळ मिळाले गंगेत बैलालाही देहशुद्धी मिळेल अंगाची घाण जाईल परंतु मनाची घाण कशी जाणार एकाला देहशुद्धीचे तुच्छ फळ मिळाले दुसऱ्याला हे फळ मिळून शिवाय चित्तशुद्धीचे अमोल फळ मिळाले सूर्याला स्नान करून नमस्कार घालणाऱ्याला व्यायामाचे फळ मिळेलच परंतु तो नमस्कार आरोग्यासाठी घालीत नाही उपासनेसाठी घालतो त्यामुळे शरीराला आरोग्य तर लाभतेच परंतु त्याच्या बुद्धीची प्रभाही फाकते आरोग्याबरोबर स्फूर्ती व प्रतिभाही त्याला सूर्यापासून मिळेल कर्म तेच परंतु भावनाभेदामुळे अंतर पडते परमार्थी मनुष्याचे कर्म आत्मविकासक होते संसारी मनुष्याचे कर्म आत्मबंधक ठरते कर्मयोगी जो शेतकरी असेल तो शेती स्वधर्म म्हणून आचरेल त्यामुळे त्याच्या पोटाला मिळेलच परंतु पोटाला मिळावे म्हणून ते कर्म तो करणार नाही शेती करता यावी म्हणून खाणे तो साधन मानेल स्वधर्म हे त्याचे साध्य व खाणे हे साधन परंतु दुसऱ्या शेतकऱ्याच्या बाबतीत पोटाला मिळणे हे साध्य व शेतकीचा स्वधर्म हे साधन असे होईल अशी ही उलटापालट असते दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाच्या लक्षणात हे गमतीने सांगितले आहे इतरांची जेथे जागृती तेथे कर्मयोगी निद्रित असतो इतरांची जेथे निद्रा तेथे कर्मयोगी जागृत राहतो आपण पोटाला मिळते का नाही यासाठी जागृत राहू तर कर्मयोगी कर्मा वाचून एक क्षण नाही ना गेला या याबाबतीत जागृत राहील नाईलाज म्हणून तो खातो या मडक्यात काहीतरी ओतलेच पाहिजे म्हणून ओततो सांसारिकाला जेवताना आनंद होतो योगी पुरुषाला जेवताना कष्ट होता म्हणून तो मिटक्यामारीत जेवणार नाही संयम राखिल एकाची रात्र तो दुसऱ्याचा दिवस एकाचा दिवस ती दुसऱ्याची रात्र म्हणजे एकाचा जो आनंद ते दुसऱ्याचे दुःख आणि एकाचे जे दुःख तो दुसऱ्याचा आनंद असा हा अर्थ आहे सांसारिक आणि कर्मयोगी दोघांची कर्मे तीच परंतु कर्मयोगी फलासक्ती सोडून कर्मातच रमतो ही मुख्य गोष्ट आहे सांसारिकाप्रमाणेच योगीही खाईल झोप घेईल परंतु त्या संबंधीची त्याची भावना निराळी राहील म्हणून तर आरंभीच स्थितप्रज्ञाची संयम पुढे सोळा अध्याय पडले आहेत तरी उभी करून ठेवली आहे सांसारिक पुरुष व कर्मयोगी यांच्या कर्मातील साम्य व वैषम्य तेव्हाच दिसून येते समजा कर्मयोगी गोरक्षणाचे काम करीत आहे ते कोणत्या दृष्टीने करील गायीची सेवा केल्याने समाजाला भरपूर दूध देऊ मनुष्याहून खाली असलेली पशुसृष्टी तिच्याशी गायीच्या निमित्ताने तरी प्रेमाचा संबंध जोडू अशा भावनेने तो गोरक्षण करेल पगार मिळावा म्हणून नाही करणार पगार तर मिळेल परंतु आनंद या दिव्य भावनेचा आहे कर्मयोग्याचे कर्म त्याला विश्वाशी समरस करीत असते तुळशीच्या झाडाला पाणी घातल्याशिवाय जेवावयाचे नाही वनस्पती वनस्पतीसृष्टीशी जोडलेला हा प्रेम प्रेमसंबंध आहे तुळशीला उपवाशी ठेवून मी का आधी जेऊ गाईशी एकरूपता वृक्षवनस्पतींशी एकरूपता असे करीत करीत विश्वाशी एकरूपता अनुभवावयाची भारतीय युद्धात सायम समय होताच सारे संध्या वगैरे कराव्या असतात परंतु भगवान श्रीकृष्ण रथाचे घोडे सोडून त्यांना पाण्यावर नेत त्यांचा खरारा करीत त्यांच्या अंगातील शल्ले काढीत किती त्या सेवेत भगवंतांचा आनंद कवीला हे वर्णन करणे पुरे वाटत नाही पितांबरात संधी घेऊन घोड्यांना देणारा तो पार्थसारथी डोळ्यासमोर आणा आणि कर्मयुगातील आनंदाची कल्पना समजून घ्या प्रत्येक कर्म जणू आध्यात्मिक उच्चतर पारमार्थिक कर्म खादीचे काम घ्या खांद्यावर खादीची गाठोडी घेऊन वणवण फिरणारा कंटाळतो का नाही अर्धपोटी कोट्यवधी बंधुभगिनी आहेत त्यांना घास द्यावयाचा आहे या कल्पनेत तो मस्त असतो त्याचे ते वारभर खादी खपविणे सर्व दरिद्र नारायणाशी जोडलेले असते खंड बारा कर्मयोगाची विविध प्रयोजने निष्काम कर्मयोगात अद्भुत सामर्थ्य आहे त्या कर्मामुळे व्यक्तीचे व समाजाचे परमकल्याण त्या कर्मामुळे व्यक्तीचे व समाजाचे परमकल्याण होते स्वधर्माचरण करणाऱ्या कर्मयोगाची शरीर यात्रा तर चालतेच परंतु नेहमी उद्योगात असल्यामुळे परंतु नेहमी उद्योगात असल्यामुळे शरीर निरोगी व स्वच्छ राहते आणि त्याच्या त्या कर्मामुळे ज्या समाजात तो राहतो त्या समाजाचाही योगक्षेम नीट चालतो कर्मयोगी शेतकरी पैसे अधिक मिळतील म्हणून अफू तंबाखू पेरणार नाही स्वतःचे ते कर्म तो समाजाच्या मंगलाशी जोडीत असतो स्वधर्मरूपकर्म समाजाच्या कल्याणाचेच होईल माझे व्यापाराचे कर्म जनतेच्या हितासाठी आहे असे मानणारा व्यापारी परदेशी कापड विकणार नाही त्याचा त्याचा व्यापार समाजोपकारक होईल स्वतःला विसरून आजूबाजूच्या समाजाशी समरस होणारे असे कर्मयोगी ज्या समाजात निपजतात त्या समाजात सुव्यवस्था समृद्धी आणि सौमनस्य राहते कर्मयोगाच्या कर्मामुळे त्याची शरीरयात्रा चालून देह व बुद्धी सतेज राहतात आणि समाजाचेही कल्याण होते या दोन फळांशिवाय चित्तशुद्धीचेही महान फळ त्याला मिळते ही असे म्हटले आहे कर्म चित्तशुद्धीचे साधन आहे परंतु जे सर्व लोक करतात ते नाही कर्मयोगी जे मंतरलेले कर्म करतो त्याने चित्तशुद्धी मिळते महाभारतात तुलाधार वैश्याची कथा आहे जाजली नावाचा एक ब्राह्मण तुलाधाराकडे ज्ञानासाठी जातो तुलाधार त्याला म्हणतो बाबा रे या तरजूची दांडी नेहमी सरळ ठेवावी लागते ते कर्म करताना तुलाधाराचेही मन सरळ झाले लहान मूल दुकानात येऊ हो की मोठा माणूस येऊ हो। दांडीचे एकच रूप खाली वर काही नाही उद्योगाचा मनावर परिणाम होतो कर्मयोग्याचे कर्म म्हणजे कर्म एक प्रकारचा जपचतो त्यातून त्याला चित्तशुद्धी मिळते आणि मग निर्मळ चित्तात ज्ञानाचे प्रतिबिंब उमटते त्यात्या कर्मातून ते कर्मयोगी शेवटी ज्ञान मिळवितात तरजूच्या दांडीतून तुलाधाराला समवृत्ती मिळाली सेना न्हावी डोई करी दुसऱ्यांच्या डोक्यातला मळ काढता काढता सेना ज्ञान झाले मी दुसऱ्यांच्या डोक्यातील मळ काढतो आहे परंतु माझ्या डोक्यातला माझ्या बुद्धीतला मळ काढला आहे काढला आहे का अशी आध्यात्मिक भाषा त्याला त्या कर्मातून स्फुरू लागली शेतातील माझलेले तण उपट्टा उपट्टा हृदयातील वासनाविकारांचे तण उपटण्याची कर्मयोग्याला बुद्धी होते माती तुडवून समाजाला पक्के मडके देणारा गोराकुंभार आपल्या जीवनाचेही पक्के मडके केले पाहिजे अशी खूण मनात बांधतो हातात थापटणे घेऊन मडकी कच्ची की पक्की अशी संतांची परीक्षा घेणारा तो परीक्षक बनतो त्यात्या त्या कर्मयोग्यांना त्यात्या त्या धंद्यातील भाषेतूनच भव्य ज्ञान प्राप्त झाले ती कर्मे म्हणजे त्यांच्या अध्यात्मशाला होत ती त्यांची कर्मे उपासनामय सेवामय होती ती दिसावयास व्यावहारिक परंतु अंतरी आध्यात्मिक होती कर्मयोग्याच्या कर्मापासून आणखी एक उत्तम फळ मिळते ते म्हणजे समाजाला आदर्श लाभतो समाजात आधी जन्मलेले मागून जन्मलेले असा भेद तर आहेच आधी जन्मलेल्यांनी मागून जन्मलेल्यांस धडा घालून द्यावयाचा असतो मोठ्या भावाने लहान भावास आईबापांनी मुलास पुढाऱ्याने अनुयायास गुरुने शिष्यास कृतीने उदाहरण घालून द्यावयाचे असते असे उदाहरण कर्मयोग्याशिवाय कोण घालून देणार कर्मयोगी कर्मातच आनंद मानणारा असल्यामुळे सदैव कर्म करीत राहतो त्यामुळे समाजात दंभ माजत नाही कर्मयोगी स्वयंतृप्त असतो तरीही कर्म, तरी कर्म केल्याशिवाय राहत नाही तुकाराम म्हणतात भजनाने देव मिळाला म्हणून का भजन सोडू भजन आता आमचा सहजधर्म झाला आधी होता संतसंग तुका झाला पांडुरंग त्याचे भजन राहीना मुळं स्वभाव जाईना कर्माच्या शिडीवर चढून शिखर गाठले परंतु कर्मयोगी शिखर गाठल्यावरही ही शिडी सोडित नाही त्याला सोडवतच नाही त्याच्या इंद्रियांना त्या कर्माचे सहज वळणच पडून जाते अशा रीतीने स्वधर्मकर्मरूप सेवेच्या शिडीचे से महत्व तो समाजाला पटवीत राहतो समाजातील दंभ दूर होणे ही फारच मोठी वस्तू आहे दंभाने समाज बुडतो ज्ञानी स्वस्थ बसला तर त्याचे पाहून इतरही स्वस्थ बसू लागतील ज्ञानी नित्य तृप्त असल्यामुळे अंतरी सुखाने डोलत स्वस्थ बसेल परंतु दुसरा मनात रडत असून कर्मशून्य होईल एक अंतस्तृप्त असून स्वस्थ आहे दुसरा मनात कुंथत असून स्वस्थ आहे अशी स्थिती भेसूर आहे याने दंभ बळावे म्हणून सारे संत शिखर गाठूनही म्हणून सारे संत शिखर गाठूनही साधनाची उत्कटपणे कास धरून राहिले आमरण स्वकर्माचे आचरण करीत राहिले आई मुलीच्या बाहुलाबाहुलीच्या खेळात रस घेते हे लुटुपुटीचे आहे असे समजूनही त्या मुलीच्या खेळात भाग घेऊन ती गोडी उत्पन्न करते आई जर त्या खेळात दाखल होणार नाही तर मुलींना गोडी वाटणार नाही कर्मयोगी तृप्त होऊन जर कर्म सोडील तर दुसरे अतृप्त असूनही कर्म सोडतील परंतु मनात उपाशी व निरानंद राहतील म्हणून सामान्य माणसाप्रमाणेच कर्मयोगी कर्म करीत राहतो मी म्हणजे कोणी विशेष असे तो मानित नाही इतरांपेक्षा अनंतपट तो बाहेर राबतो अमुके कर्म पारमार्थिक असा काही शिक्का मारावयाचा नसतो कर्माची जाहिरात द्यावयाची नसते उत्कृष्ट ब्रह्मचारी असशील तर तुझा कर्मात इतरांच्या पेक्षा शतपट उत्साह दिसू दे कमी आहार मिळाला तरी तिप्पट काम होऊ दे समाजाची सेवा तुझ्या हातून घडू दे तुझे ब्रह्मचर्य कृतीत दिसू दे चंदनाचा सुगंध बाहेर सुटू दे सारांश कर्मयोगी फळाची इच्छा सोडून अशी ही अनंत फळे मिळवी त्याची शरीरयात्रा चालेल शरीर वबुद्धी सतेज राहतील ज्या समाजात तो वावरतो तो समाज सुखी होईल त्याला चित्तशुद्धी लाभून ज्ञान मिळेल आणि समाजातील दंभ टळून जीवनाचा पवित्र आदर्श प्रगटेल असा हा कर्मयोगाचा अनुभव अनुभवसिद्ध महिमा आहे खंड तेरा कर्मयोग व्रतातील अंतराय कर्मयोग्याचे कर्म इतरांपेक्षा उत्कृष्ट केलेले असेल कर्म हीच उपासना कर्म हीच पूजा मी देवाची पूजा केली त्या पूजेचा नैवेद्य प्रसाद म्हणून घेतला परंतु तो नैवेद्य हे का पूजेचे फळ जो नैवेद्यासाठी पूजा करेल त्याला तो प्रसादाचा तुकडा तावड तो मिळेलच परंतु कर्मयोगी त्या पूजाकर्माने परमेश्वर दर्शनाचे फळ मागत असतो आपल्या कर्माची किंमत कमी आखावयास तो तयार नाही स्थूल मापाने तो आपले कर्म मापित नाही ज्याची स्थूलदृष्टी त्याला स्थूल फळ शेतीमध्ये एक म्हण आहे खोली पेर पण ओली पेर खोल नांगरून भागणार नाही खोलीत ओलही हवी खोली व ओली दोन्ही असतील तर कणसे मनगटासारखी येतील कर्म खोल म्हणजे उत्कृष्ट केलेले असावे शिवाय त्यात ईश्वर भक्तीची ईश्वरार्पणतेची ओलीही असावी कर्मयोगी खोल कर्म करून ईश्वराला अर्पण करतो आपल्यामध्ये परमार्थाच्या वेडगळ कल्पना उत्पन्न झाल्या आहेत जो परमार्थी आहे त्याने हातपाय हलवायचे नाहीत कामधाम करावायचे नाही असे लोकाना वाटते जो शेती करतो खादी विणतो तो कस्सा परमार्थी असे विचारतात जो जेवतो तो कस्सा परमार्थी असे मात्र कधी विचारित नाही कर्मयोग्यांचा परमेश्वर तर खरारा करीत उभा आहे राजसूय यज्ञाच्या वेळेस शेणगोळा हातात घेऊन उष्टी काढीत आहे रानात गायी चरावयास आहे द्वारकेचा राणा पुन्हा कधी गोकुळात गेला तर पावा वाजवीत गाई चारी असा हा घोडे खाजविणारा गायी चारणारा र थाकणारा शेण लावणारा कर्मयोगी परमेश्वर संतांनी उभा केला आहे आणि संतही कोणी शिंपी काम तर कुंभारकाम विणकाम तर माळीकाम दळण्याचे काम तर वाण्याचे काम न्हाव्याचे काम तर ढोरे ओढण्याचे काम, काम, काम करीत मुक्त झाले आहेत अशा या दिव्य कर्मयोगाच्या प्रतापासून मनुष्य दोन कारणांनी ढळतो इंद्रियांचा विशिष्ट स्वभाव आपण लक्षात ठेवला पाहिजे अमुक हवे आणि अमुक नको अशा द्वंद्वांनी इंद्रिये वेढलेली असतात जे हवे असेल त्याच्याबद्दल राग म्हणजे प्रीती आणि जे नको असेल त्याच्याबद्दल द्वेष उत्पन्न होतो असे हे रागद्वेष कामक्रोध मनुष्याला फाडफाडून खातात कर्मयोग किती सुंदर किती रमणीय किती अनंत फळ देणारा परंतु हे कामक्रोध हे घे व ते हे लचांड पाठीस लावून आपला अहोरात्र पिछा पुरविता यांची संगट टाळा अशी धोक्याची सूचना या अध्यायाचे अंती भगवान देत आहेत स्थितप्रज्ञ ज्याप्रमाणे संयमाची मूर्ती त्याप्रमाणेच कर्मयोगी पुरुषाने बनले पाहिजे रविवार सहा मार्च एकोणीसशे बत्तीस